अध्याय सहावा ऋषभदेवांचा देहत्याग राजापरीक्षितांनी विचारल भगवंत योगरूप वायून प्रज्वलित झालखा ज्ञानाग्नीमुळ ज्यांची रागद्वषादी कर्मबीज दग्ध झाली आह त्या आत्मारा मुनींना आणि माझी सिद्धी स्वतःहून प्राप्त झाल्या तरी त्या त्यांना कष्टदायक होत नाही असताही भगवान ऋषभांनी त्यांचा स्वीकार का क्ला नाही श्री शुकद तुझे म्हणणे बरोबर आहे परंतु व्यवहारात ज्याप्रमाणे चतुर शिकारी आपण पकडलेल्या हरणावर विश्वास ठ्याचप्रमाणे बुद्धिमान लोक या चंचलचित्तावर विश्वास ठ म्हटलेच आहे की या चंचलचित्ताशी कधी मैत्री करू नय याच्यावर विश्वास ठल्यानिस योग्यांचे चिरकाल कलिश्रेष्ठ तपही क्षीण झाल होत जसे अभिचारिणी स्त्री स्वतःवर विश्वास ठाण्या पतीचा विश्वासघात करत त्याप्रमाणेच जे योगी मनावर विश्वास त्यांचे मन काम आणि त्यांचे साथीदार क्रोधादी शत्रूंना आक्रमण करण्याची संधी देऊन योग्यांना पथभष्ट करत काम क्रोध मध लोभ शोक मोर्म हो, भय इत्यादी शत्रूंच तसेच कर्मबंधनाच मूळ मानच आह को बुद्धिमान पुरुष विश्वास कसावी मन भगवान ऋषभदेव इंद्रादी सर्व लोकपाला सुधा जरी भूषण होते तरी तेड्रमा बैराग्य सारख वेश भाषा आचरण दैवी प्रभाव झांकन रहा होते शेवटी योगत्यागा विधि शिकव शरीर क्या रीति ने टाकन दे अपने अंतकरणा अभेदरूपाने स्थित असलेल्या परमात्म्याला अभिन्न रूपाने पाहत त्यांनी होऊन लिंगदेहाचा अभिमान टाकून दिला अशाप्रकारे लिंगदेहाच्या अभिमानाने मुक्त भगवान वृषभदेवांचे शरीर केवळ योगमायेच्या इच्छेमुळे अभिमानाचा आभास पांभरून या पृथ्वीवर फिरत राहिले ते योगायोगाने कोकण व्यंकटाचल कुटक इत्यादी दक्षिण कर्नाटक दक्षांमधे गेले, आणि तोंडात दगडाचा तुकडा ठवून तसेच विखुरलेले केस आणि वेड्यांप्रमाणे दिगंबर अवस्थेत कुटकाचलाच्या वनांमधे फिरू लागले याचवेळी झंझावाताने एकमेकांवर घासलेल्या वेळूंमुळे प्रचंड वणवा भडकला आणि त्यान साऱ्या वनाला लपटून वृषभदेवांसह भस्मसात केली ज्यावेळी कलियुगामधे अधर्माची वृद्धी होईल त्यावेळी कोकण व्यंकटादरी आणि कुटक देशाचा नंदमती राजा अरहत तेथील लोकांकडून ऋषभदेवांच्या कोणत्याही आश्रमरहित आचरणाचा वृत्तांत ऐकून ते आचरण स्वतः शिकेल आणि लोकांच्या पूर्वकर्मानुसार कोणताही भय न बाळगता स्वधर्माचरणाचा त्याग करून आपल्या बुद्धीने अनुचित आणि नास्तिकतापूर्ण कुमार्गाचा प्रचार करेल परिणामी कलियुगवाद देव मायेने मोहित झालेले अनेक अधम लोक आपल्या शास्त्रांनी सांगितलेली पवित्रता आणि आचरण सोडून देतील अधर्म प्रधान कलियुगाच्या प्रभावाने बुद्धिहीन झाल्यामुळे ते स्नान न करणे आचरण न करणे अस्वच्छ राहणे केस उपटणे इत्यादी ईश्वराचा तिरस्कार करणाऱ्या नास्तिक धर्माचा मनमान्यपणे स्वीकार करतील आणि विशेषतः वेद ब्राह्मण आणि भगवान यज्ञपुरुषांची निंदा करू लागतील आपल्या या वेदांना मान्य नसलेल्या नवीन स्वच्छंदी प्रवृत्तीमध्ये अंधविश्वास ठेवून ते तसं वागतील आणि स्वतःच घोर नरकात जाऊन पडतील रजोगुणाने परिपूर्ण अशा लोकांना मोक्ष मार्गाचे शिक्षण देण्यासाठीच हा ऋषभदेवांचा अवतार झाला होता त्यांच्या गुणांचे वर्णन करीत लोक असं म्हणतात की अहो सात समुद्र असणाऱ्या पृथ्वीचा सर्व द्वीप आणि वर्षे यामध्ये हे भारतवर्ष मोठी पुण्यभूमी आहे कारण येथील लोक श्रीहरींच्या कल्याणकारक अवतार चरित्रांचं गायन करतात अहो महाराज प्रियव्रतांचा वंश सुयेशानं उजळलेला आहे यामध्ये पुराण पुरुष श्री आदिनारायणांनी ऋषभावतार घेऊन मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या परमहोस धर्माचे आचरण केले अहो या जन्मरहित भगवान ऋषभदेवांच्या मार्गाने दुसरा कोणताही योगी मनाने सुद्धा कसा चालू शकेल कारण योगीजन ज्या योगीसिद्धीच्या प्राप्तीसाठी उत्सुक होऊन कारण योगीजन ज्या योगसिद्धीच्या प्राप्तीसाठी उत्सुक होऊन निरंतर प्रयत्न करीत त्या आपोआप होऊन सुद्धा यांनी त्यांना मिथ्या समजून त्यांचा त्याग केला होता अशा प्रकारे संपूर्ण वेद, लोक देवता ब्राह्मण आणि गायींच परमगुरु भगवान हे विशुद्ध चरित्र मी तुला ऐकवले हे माणसांच सर्वपाप नाहीसे करणारे आह जो मनुष्य हि परममंगलमुळे पवित्र चरित्र एकाग्र चित्ताने श्रद्धापूर्वक नेहमी ऐकतो किंवा दुसऱ्याला ऐकवितो त्या दोघांचीही भगवान वासदेवांमध्ये अनन्य भक्ती निर्माण होते पंडित निरनिराळ्या पापांमुळे उत्पन्न होणाऱ्या सांसारिक तापांनी अत्यंत तापलेले आपले अंतकरण या भक्तीचरितामध्ये निरंतर धुन काढतात यामुळे त्यांना जी परमशांती मिळते ती इतकी आनंददायी असते की ते लोक नंतर बदल्यात स्वतहून प्राप्त झालेल्या मोक्षरूप परमप्रुषार्थाचाही आदर करीत नाही भगवंतांचे आप्त झाल्यामुळेच त्यांचे सर्व पुरुषार्थ सिद्ध होतात राजन भगवान श्रीकृष्ण स्वत पांडवांचे आणि यदुवंशी यांचेही रक्षण करते गुरु इष्टदेव सुरू आणि कुलपती होते ते कधीकधी त्यांचे अज्ञाधारक सेवक सुद्धा होत असत अशाप्रकारे भगवान भक्तांची दुसरी अनेक कार्य करतात प्रसंगी त्यांना मुक्तीसुद्धा देतात परंतु भक्तियोग सहजासहजी देत नाहीत मोहिमेविषयी भोगांची अभिलाषा केल्याकारणामुळे आपल्या खऱ्याखुऱ्या कल्याणाबद्दल का अनंत काळापर्यंत पर जाणीव नसलेल्या लोकांना ज्यांनी करुणा येऊन निर्भय आत्मज्ञानाचा उपदेश केला आणि जे स्वत नेहमी अनुभवाला येणाऱ्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीमुळे सर्व प्रकारच्या इच्छांपासून मुक्त होते त्या भगवान ऋषभदेवान नमस्कार सुवा समाप्त